अध्याय सहावा पूर्व चरित्राचा उरलेला भाग सूत म्हणाले देवर्षी नारदांची जन्म आणि साधनेची कथा ऐकून सत्यवती पुत्र भगवान श्री व्यासानी पुन्हा त्यानं प्रश्न केला आपल्याला ज्ञानोपदेश करणारे महात्मे जेव्हा दुसरीकडे गेले तेव्हा आपण काय केले आपण तर त्यावेळी वयान लहान होता हे ब्रह्मपुत्रा त्यानंतर आपले उर्वरित आयुष्य कसे व्यतीत झाले आणि मृत्यूसमयी आपण कोणत्या रीतीने आपल्या शरीराचा त्याग केला देवर्षी काल तर सर्व वस्तूंना नष्ट करतो असे असता काळाने आपली पूर्वकल्पातील स्मृती कशी नाहीशी केली नाही नारद म्हणाले मला ज्ञानोपदेश करणारे महात्मे निघून गेले त्यावेळी मी लहान होतो तरी मी माझे जीवन असे व्यतीत केले मी आईचा ऐकुलता एक पुत्र होतो माझी आई एकतर स्त्री त्यात अज्ञानी आणि शिवाय दासी होती मला सुद्धा तिच्याशिवाय दुसरा आश्रय नव्हता त्यामुळे तिने मला आपल्या स्नेहपाशात बांधून ठेवले होते माझी आई माझ्या योगक्षेमाची पुष्कळ काळजी करीत असे परंतु ती पराधीन असल्यामुळे काही करू शकत नव्हती ज्याप्रमाणे कठपुतळी सूत्रधार नाचवी तशी नाचते त्याप्रमाणे हे सारे जग ईश्वराच्या आधी नाही आईच्या स्नेहबंधनात मी त्या ब्राह्मण वस्तीतच राहिलो मी फक्त पाच वर्षांचा असल्याने मला दिशा देश कार या विषयांचे काहीही ज्ञान नव्हते एक दिवस माझी आई रात्रीच्या वेळी गायीची धार काढण्यासाठी म्हणून बाहेर गेली रस्त्यात तिचा पाय एका सापावर पडला आणि तो काळ प्रेरित साफ तिला चावला भक्तांचे कल्याण इच्छिणाऱ्या भगवंताचीच ही कृपा आहे असे समजून मी उत्तर दिशेकडे निघालो त्या मार्गात मला धनधान्य संपन्न असे अनेक देश नगर गावं भटक्या जमातींच्या वस्त्या खेडी नद्या पर्वतांच्या रांगा बाघा उपवने आणि रंगेबिरंगी धातूंनीयुक्त असे विचित्र पर्वत लागले काही ठिकाणी वृक्ष होते त्यांच्या मोठ मोठ्या फांद्या हट्टीने मोडून टाकल्या होत्या मध्ये मध्ये पवित्र जलांनी भरलेले जलाशय होते आश्रय घेतलेली सरोवर होती त्यावर पक्षी मनमोहक किलबिलाट करीत होते आणि भ्रमरगुंजारव करीत होते हे पाहत मी पुढे गेलो मी एकट्याच होतो पुष्कळ चालून गेल्यानंतर मला एक घनदाट जंगल लागले तिथे वेत बांबू गवत तर्भ, वेरू आणि गुहा होत्या त्या जंगलात साप अस्वल कोल्हे वाटत होती चालून चालून माझे शरीर आणि सर्व अवयव थकून गेले मला खूप तहान लागले भूक तर लागली होतीच तिथे एक नदी होती त्या नदीच्या कुंडात मी स्नान केले आचमन करून पाणी पियालो त्यामुळे माझा थकवा नाहीसा झाला त्या निर्मनुष्य अरण्यात त्याप्रमाणे हृदयस्थ परमात्म्याच्या स्वरूपाचे मनोमन ध्यान करू लागलो भक्तिभावपूर्वक भगवंतांच्या चरण कमलांचे ध्यान करू लागताच भगवत प्राप्तीच्या उत्कट इच्छेने माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि हृदयात हळूहळू भगवंत प्रकट झाले प्रेमभावाचा अत्यंत उद्रेक झाल्याने माझे सर्वांग पुलकित झाले हृदय अत्यंत शांत झाले त्या आनंदाचा पुरा मी असा बुडून गेलो की मला माझे आणि ध्येय वस्तूचेही भान राहिले नाही भगवंताचे ते अनिर्वचनीय रूप सर्व प्रकारच्या शोकांचा नाश करणारे आणि मनाला अत्यंत भावणारे असे होते ते एका दिसेनासे झाल्याने मी दुःखी झालो आणि निराश होऊन आसनावरून स्वरूपाच्या दर्शनाची पुन्हा पुन्हा प्रयत्न करू नाही मी ते स्वरूप पाहू शकलो नाही मी अतृप्त असल्याने व्याकुळ झाल्यासारखा झालो होतो अशा प्रकारे निर्जन मनात मला प्रयत्न करताना पाहून वाणीला विषय न होणारे स्वत भगवंत दीर गंभीर आणि मधुर वाणीने माझा शोक नाहीसा करीत मला म्हणाले खेदाची गोष्ट म्हणजे तू या जन्मात माझे दर्शन करू शकणार नाहीस ज्यांच्या वासना पूर्णतया नाहीशा झाल्या नाहीत त्या अपरिपक्व योगी लोकांना माझे दर्शन अत्यंत दुर्लभ आहे हे निष्पाप बालका तुझ्या हृदयात मला प्राप्त करण्याची जिज्ञासा जागृत करण्यासाठी म्हणूनच मी तुला एक वेळ माझ्या रूपाची झलक दाखवली मला प्राप्त करण्याची आकांक्षा असलेली साधक आपल्या हृदयातील सर्व वासनांचा हळूहळू त्याग करतात संतांच्या अल्पकाळ केलेल्या सेवेमुळेही तुझी चित्तवृत्ती माझ्यामध्ये स्थिर झाली आहे तू आता या मलिन शरीराला सोडून माझा पार्षद पार्श्वधोशी मला प्राप्त करण्याचा तुझा हा दृढ निश्चय कदापि ढळणार नाही सृष्टीचा प्रलय झाल्यानंतरही माझ्या कृपेने तुझी स्मृती टिकून राहील आकाशासारखा अव्यक्त असणारा सर्व शक्तिमान महान परमात्मा इतके बोलून स्तब्ध झाला त्याच्या जा कृपेचा अनुभव घेऊन मी त्या सर्वश्रेष्ठ अशा भगवंतांना मस्तक लवून नमस्कार केला त्यावेपासून मी लज्जा संकोच सोडून भगवंतांच्या अत्यंत रहस्यमय अशा मंगल नामाचे कीर्तन करीत त्यांच्या चरित्राचे स्मरण करू लागलो इच्छा आकांक्षा आणि मदम माझ्या हृदयातून अगोदरच नाहीसे झाले होते आता मी आनंदाने मृत्यूची प्रतीक्षा करीत पृथ्वीवर भ्रमण करू लागलो अशा प्रकारे भगवंतांच्या कृपेने माझे हृदय शुद्ध झाले आसक्ती नाहीशी झाली आणि मी श्रीकृष्णपरायण झालो आकाशात एकाएकी वीज चमकावी त्याप्रमाणे योग्य समयी मला मृत्यू आला माझी प्रारब्ध कर्मे संपल्यानंतर मला शुद्ध भगवत पार्श्वद शरीर प्राप्त होण्याची वेळ आली तेव्हा माझे पंचमहाभूतांनी बनलेले शरीर पडले कल्पाच्या जेव्हा भगवान नारायणांनी प्रलयकालीन समुद्रात करण्याचे ठरवले त्यावेळी ब्रह्मदेव त्यांच्या हृदयात शयन करण्याच्या इच्छेने ही सारी सृष्टी स्वतःमध्ये विलीन करून प्रवेश करू लागले तेव्हा त्यांच्या श्वासाबरोबर मीही त्यांच्या हृदयात प्रवेश केला एक हजार चतुर्युगी संपल्यानंतर जेव्हा ब्रह्मदेव जागे झाले आणि त्यांनी सृष्टी निर्माण करण्याची इच्छा केली तेव्हा त्यांच्या इंद्रियातून मरीची आदी ऋषींसह मीही प्रकट झालो तेव्हापासून भगवंतांच्या कृपेने मी वैकुंठांनी तिन्ही लोकांच्या आत आणि बाहेर निर्धास्तपणे संचार करीत असतो भगवत भजन हे माझ्या जीवनाचे व्रत असून ते अखंडपणे चालू असते भगवंतांनी दिलेल्या या स्वर ब्रह्मविभूषित वीणेवर ताण छेडीत मी त्यांच्या लिलांचे गायन करीत सर्वत्र संचार करतो ज्यांच्या चरण कमलातून सर्व तीर्थांचा उगम होतो आणि ज्यांचे यशोगान करणे मला अत्यंत प्रिय आहे ते भगवंत मी जेव्हा त्यांच्या लीलांचे गायन करू लागतो तेव्हा बोलावल्याप्रमाणे लगेच माझ्या हृदयात येऊन मला दर्शन देतात ज्यांचे चित्त नेहमी विषय भोगाच्या कामने आतुर झालेले असते त्यांच्यासाठी भगवंतांच्या लिलांचे कीर्तन संसारसागरातून पार होण्याचे जहाज आहे हा माझा स्वतःचा अनुभव आहे काम आणि लोभाच्या तडाख्याने वारंवार विदीर्ण झालेले हृदय श्रीकृष्ण सेवेने जसे प्रत्यक्ष शांतीचा अनुभव करते तशी यमनियम आदी योग मार्गाने शांती प्राप्त होत नाही हे व्यासमुनी आपण निष्पाप आहात आपण मला जे विचारले होते ते सर्व माझ्या जन्म आणि साधनेचे रहस्य आणि आपल्या संतोष उपाय मी सांगितला सूत म्हणाले देवर्षी नारदांनी व्यासांना अशा प्रकारे सांगितले आणि त्यांची अनुमती घेऊन विणा वाजवीत स्वच्छंदाने विचारण करण्यासाठी ते निघून गेले अहो हे देवर्षी नारद धन्य आहे कारण सारंगपाणी भगवंतांची कीर्ती आपल्या विणेवर गाऊन ते स्वतः आनंद होतातच पण त्याचबरोबर त्रितापांनी पोळलेल्या या जगालाही आनंदित करतात अध्याय सहवा समाप्त